वाल्मिकीरामायण अरण्यकांड सर्गधाव भरत्याविषयीच्या भक्तीतून निघालेले हे वैद्यहिते बोलायकून धर्माच्या ठिकाणी स्थिर असणारा राम जानकीला उत्तरला देवी धर्मज्ञ जनककन्ये प्रेमाला साजेल असे आणि कुलाचा उल्लेख करून तू बोलीस ते हिताचेच बोलीस देवी तू असे बोलल्यानंतर मी काय बोलणार क्षत्रिय जे धनुष्या हाती घेतात ते आर्त या शब्दच असू म्हणून पण दंड व्रताचरण करून राहणारे मुनी आर्त मी त्यांचा आधार म्हणून माझ्याकडे स्वतः येऊन त्यांनी माझा आसरा घेतला वर्षानुवर्षे खाऊन राहणारे त्या मुलींना क्रूर कर्मी राक्षसांकडून सुख लाभत नाही नरमांवर उपजीविका करणाऱ्या या भयंकर राक्षसांच्या ते भक्षाने पडतात असे भक्ष्य होणार हे दंडकारण्यवासी द्विज श्रेष्ठ आमचे रक्षण कर असे मला म्हणाले त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले ते शब्द ऐकून मनात त्यांची सेवा करण्याची इच्छा धरून माझ्याकडून बोलले गेले की आपण माझ्यावर कृपा करा कारण ज्यांच्याकडे मी आपण होऊन जावे असे विप्रच आपण माझ्याकडे आला आहात त्या ध्विजांपुढे मी काय करावे असे मी बोललो सर्वांनी एकत्र येऊन हेच मला सांगितले की दंडकारण्यात मनाला येईल तसे रूप घेणाऱ्या राक्षसांकडून आमचा अतिशय छळ होत आहे रामा तूच आमचे रक्षण कर होम काला पर्व कि हे भयानक मांसभोशक राक्षस आमच्यावर चाल करून येतात आक्रमण करणाऱ्या राक्षसांपासून आम्ही आमच्या तपासा या निशाचरांना मारण्याला समर्थ आहोत हे मान्य पण दीर्घ काळपर्यंत कमावलेले तप खर्च करून टाकावे असे आम्हाला वाटत नाही रामा तपात नित्य विघ्न येत असल्यामुळे ते आचरणे कठीण जाते म्हणून राक्षस आम्हाला जरी खात असले तरी आम्ही शाप देत नाही तेव्हा दंडकारण्यवासी राक्षसांकडून त्रास सोसणारे आमचा रक्षक तू तु, तुझ्या भ्रात्यासह हो तूच आमचा या वनात राहता हे म्हणणे ऐकल्यानंतर या ऋषींचे दंडकारण्यात काहीही करून परिपालन करण्याचे मी वचन दिले जनककाने असे वचन दिल्यानंतर मी जिवंत असताना ते वचन मोडणे आणि मुनींच्या बाबतीत वेगळे काही करणे मला शक्य नाही सत्य हेच मी सदा इष्ट मानलेले प्राण किंवा सीते तुला आणि लक्ष्मणाला सोडावे लागले तरी मी सोडेन पण विशेषतः ब्राह्मणांना दिलेले वचन मी मोडणार नाही म्हणून ऋषींचे परिपालन आम्हाला अवश्य केलेच पाहिजे सीते तू काही मला अयोग्य सांगितले नाहीस मला त्याचा संतोष झाला शोभने तुझ्या कुलाला योग्य आणि साजेल असेच तू सांगितलेस तू माझी सधर्मचारणीचा आहेस मला प्राणाहूनही मोलाचे मैथिल राजपुत्री प्रिया सीता हिला तो महात्मा राम असे म्हणाला आणि हाती धनुष्य घेऊन तो लक्ष्मणासह त्या रम्य तपोवनात गेला अरण्यकांडाचा दहावा सर्ग समा